वाल्मिकी रामायण रथ उत्तरकांड चौपन्ना उत्तर लक्ष्मण हा जोडून तेजस्वी रामाला रामा एवढ्या थोड्याशा अपराधा करता त्या दोघा ब्राह्मणांकडून एवढा मोठा शाप मिळावा तो त्या राजश्री नृगराजाला जण दुसरा महान यमदंडच झाल्यासारखा झाला पुरुष श्रेष्ठा स्वतः पापयुक्त झाल्याचा ऐकून तो नृगराजा क्रुद्ध झालेल्या त्या दोघा काय म्हणाला लक्षुणाने असे विचारले ते राम पुडे म्हणाला सौम्या तो राजावले आणि त्या सर्व अमात्य मंडळाला तो राजा दुःखाने भरून जाऊन म्हणाला मी काय म्हणतो ते, ते स्थिर चित्ताने ऐका नारद आणि पर्वत यांनी माझ्यावर आलेल्या मोठ्या संकटाची वार्ता मला दिली आणि ते दोघे अनिंद्य पुण्यश्लोक वायू त्रिभुवनात गेले हा माझा वसुनाने दिलेला शाप एक बीड पावसाचा त्रास घालवणारे आणि दुसरे थंडी पासून निवारण करणारे असू दे तसेच कारागिरांनी उन्हाळ्याचा त्रास घालवणारे सुखद असे तिसरे बीळ बनवावे तेथे फळाने भरलेले वृक्ष असावे फुलाने भरलेल्या वेली असावेत तेथे नाना प्रकारच्या छाया देणाऱ्या राया लावा सर्व बाजू रमणी वसुला गादीवर बसून त्याला त्याने सांगिते पुत्रा नित्य धर्माचे पालन करून क्षमा धर्माने प्रजेचे पालन कर त्या दोन द्विजांकडून मला कसा शाप मिळाला ते तुला दिसलेच आहे नरश्रेष्ठा एवढासा अपराध झाला तर ते दोघे रागवले पण नरविरा तू त्यांचा उलट संताप त्यांच्या ठरले असेल ते पूर्वजन्मी केले असेल त्याप्रमाणे मिळते बाळा मनात मुळीच विषाद धरू नकोस असे मुलाला म्हणून महायशस्वी राजा उत्तम प्रकारे बनवलेल्या बिळ्यात राहण्याकरता गेला अशा प्रकारे तो राजा उत्तम उत्तम रत्नाने शृंगारलेल्या त्या बिळात शिरला आणि त्या दोघा द्विजाने क्रोधाने दिलेला शाप तो महात्मा तेथे भोगू लागला उत्तरखंडाचा चौपन्नावा सर्ग समाप्त